वाल्मिकिरामायण उत्तरकांड सर्ग तेरावा पुढे लोकेश्वर ब्रह्मदेव यांनी योजलेली निद्रा काही काळाने प्रत्यक्ष रूपाने तीव्रपणे कुंभकर्णाला जाणू लागली तेव्हा जवळ बसलेल्या भावाला कुंभकर्ण म्हणाला राजन मला झोप त्रास देत माझ्यासाठी घर बांधायला सांग मग राजाने विश्वकर्म्यासारख्या शिल्पिना कामाला लावले आणि त्याने एक, एक योजन रुंद आणि दोन योजन लांब असे चकचकीत बघण्यासारखे कसलीही गैरसोय नसलेले गृह कुंभकर्णाकरता केले सोने जळवलेल्या मनोहर स्फटिकाच्या स्तंभाने सर्वत्र शोभयवंत असे होते वैडूर्य रत्ने जडवलेल्या पायऱ्या त्याल्या होत्या खिडक्या लहान लहान घंटा लावलेल्या होत्या हस्ती दाच्या बैठका मनोहर आणि सर्व सोयीने सगळीकडे सुख वाटावे असे मेरू पर्वतावरील पुण्यमय गुहे सारखे ते गृह होते त्या गृहात महाबलवान कुंभकर्ण झोपे गेला कितीतरी सहस्त्र वर्षे गेले तरी तो झोपेतून जागा झाला नाही निद्रेच्या आधीन कुंभकर्ण झाला असताना दशाननाने देवर्षी यक्ष गंधर्वयांना निरंकुशपणे मारले त्या नाना प्रकारची नंदनवनासारखी जी उद्याने होती त्या जाऊन क्रोधाने भरून दशाननंद ती लागला नदी हत्तीप्रमाणे क्रीडा करीत झाडे वायूप्रमाणे फेकीत पर्वतांना वज्राप्रमाणे उलथवीत तो राक्षस विध्वंस करू लागला दशग्रीव अशा रीतीने वागतो हे पामजल्यावर धर्मज्ञ धनेश्वराने आपले कुलाला अनुरूप असणारे वर्तन लक्षात घेऊन भ्रात्याविषयीचा आपला स्नेहदर्शना करता आणि दशग्रीवाच्या हितासह वैश्रवणाने लंकेकडे आपला दूध पाठवला तो लंका नगरीला गेला आणि त्याने बेभीषणाचे गाठ घेतले त्याने यथायोग्य रीतीने त्याचा मान करून येण्याचे कारण विचारले राजाचे आणि ज्ञाती कुशल विचारून बिभीषणाने सभेत बसलेल्या दशाननाचे त्याला दर्शन करून जय हो अशा वाणीने त्याची स्तुती करून तो स्तब्ध राहिला तेथे उत्कृष्ट आसनाने शोभणाऱ्या उत्तम पर्यकावर बसलेल्या दशग्रीवाला दूत म्हणाला रा, राजन आपल्या भ्रात्याने कुलाला आणि सद्वर्तनाला धरून जे सांगितले आहे ते जसेच्या तसे मी सांगतो ठीक आहे झाले तेवढे पुष्कर झाले आता तरी चारित्र्याचा संग्रह करा शक्य असेल तर धर्माच्या ठिकाणी तर बरे होईल नंदरवन मोडून टाकलेले मी पाहिले ऋषीना मारले असे ऐकले राजन तुझ्या बाबतीत देवांचे खटपट सुरू झालेली माझ्या कानावर काना आली आहे राक्षसाधीपा माझही पुष्कळ वेळा तू अपमान केला पण लहानाकडून अपराध झाला असला तरी त्याच्या हितचिंतकांना त्याचे रक्षण करावे लागते मी तर धर्माची उपासना करण्याकरता हिमवानाच्या मा मागील बाजूला जाऊन रौद्र व्रत अंगीकारून मनाचा आणि इंद्रियांचा संयम करून राहिलोय येथे प्रभु शिव उमेसह माझ्या दृष्टीस पडले दैववशात माझी दृष्टी मागे देवीवर पडली त्यात दुसरा कोणताही हेतू नव्हता ही, ही कोण आहे हे पाहण्याकरता महाराज अनुपम रूप धारण करून रुद्राने तेथे उभी होती देवीच्या दिव्य प्रभावाने माझा डावा डोळा जळून गेला आणि धुळीच्या कणाने ज्योतीन निस्तय व्हावी तसा तो पिंगटव झाला तेथून मी गिरीच्या दुसऱ्या विस्तीर्ण तटावर जाऊन आठशे वर्षेपर्यंत मौन राहून महाव्रत आचरले ते व्रत समाप्त महेश्वर देव प्रभू प्रसन्न म्हणाले धर्मज्ञा सुव्रता मी या तपाने संतुष्ट झालोय मी हे व्रत आचरले होते आता धनाधिपा तू आचरलेस अशा प्रकारचे व्रत करणारा तिसरा कोणी पुरुष नाही हे अत्यंत दुष्काळ व्रत आहे मीच ते पूर्वी निर्माण केलेले आहे म्हणून सौम्या धनेश्वरा माझ्याशी मित्रता तुला आवडावी ती तू तपाने जिंकली आहेस तू माझा सखा हो देवीच्या प्रभावाने जो तुझा डावाडोळा दूषित झालाय आणि देवीचे रूप पाहिल्याने जो पिंगट पण त्यावरून तुला एकाक्षी पिंगली असे नाव कायमपणे राहील अशे रीतीने शंकराची मित्रता लाभून त्याची अनुज्ञा घेऊन मी आलो तो तुझा पापनिश्चय या अधर्मी वागणुकीपासून आणि कुला दूषण होण्यापासून निवृत्त हो ऋषी संघासह देवानी तुझ्या वधाचा उपाय विचारत घेतला आहे हे ऐकून दशद्रवाचे डोळे रागाने लाल झाले हात आणि दात घाशीत तो म्हणाला दूता तू जे बोललास मला समजले तूही राहणार नाहीस आणि ज्या भावाकडून तुला प्रेरणा मिळाली तोही राहणार नाही धनरक्षक कुबैदे सांगतो त्यात माझे हित नाही महेश्वराची मित्रता झाली म्हणे मूळच हे शब्द मला ऐक तू जे बोललास ते क्षमा करण्याचा वेळ मला वाटत नाही आतापर्यंत उदा त्याचे मी सहन केले आहे कारण थोरला भाऊ हा आहे त्याला मी मारणे योग्य नाही असे मी मारले पण त्याचा हा निरोप ऐकून माझ्या मनाचा निश्चय झालाय की स्वतःच्या बाहुबला आश्रय करून तिन्ही लोक सुधामी मी जिंकावे याच क्षणी त्या एकाकरता मी त्या चारही लोकपाला यमसदनाला पाठवू शकेन असे म्हणून लंकापतीने त्या दूताला खडगाने ठार केले आणि दुरात्म्य राक्षसाना खाण्याकरता त्याला दिले मग स्वस्ती वाचन करून रथात आरूढ होऊन रावण त्रैलक्यावर विजय मिळवण्याच्या इच्छेने जेथे धनेश्वर होता तिकडे गेला उत्तरखंडाचा तेरावा सर्ग समाप्त